श्रीराम दशक नववा समास तिसरा श्रीराम श्रोती अनुमान ऐसे कैसे ब्रह्म काहीच नाही असोन एक घडे श्रीराम सकल करून अकरता सकल भोगून अभोगता चकळांमध्ये अलिप्तता येईल कैसे श्रीराम तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभक्ता स्वर्ग नरकही आता येणेची पाडे श्रीराम जन्म मृत्यू भोगलेची भोगी परी तो भोगून अगोप्ता योगी यात नाही तया लागी एनीची पाडे श्रीराम कुठून नाही कुटिला रडोन नाही रडला कुथोन नाहि कुथिला योगेश्वर श्रीराम जन्म नसो न घातला पतीत नसोन झाला यात ना पावला नाना ना परी श्रीराम ऐसा श्रोतयाचा अनुमान श्रोती घेतले आडरान आता याचे समाधान केले पाहिजे श्रीराम वक्ता मने सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हाला अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा चंपदेवीन जो दिवसा तो निरर्थक श्रीराम नाही ज्ञानाची संपदा अज्ञान दारिद्र्य आपदा भोगल्याच भोगी सदा शब्द ज्ञाने श्रीराम योगी ओळखावा योगेश्वर ज्ञानी ओळखा वा ज्ञानेश्वर महाचतुर तो चतुरे ओळखावा श्रीराम अनुभवी अनुभवा श्री च कळे अलिप्त अलि, अलिप्तपणे निवळे देहाचा देह भाव गळे विदे देखता श्रीराम बद्धा सारिका सिद्ध आणि सिद्धा सारिका बद्ध एक भाईल तो अबद्ध म्हणाच लगे श्रीराम झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोगा एक सरी कैशी द्यावी श्रीराम तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवन मुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा श्रीराम आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो आ काही हे ते श्रोती सावचित क्षण एक व्हावे श्रीराम जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला काहीच नाही श्रीराम जो ज्ञाने गुंतला जो ज्ञाने गुप्त झाला जो विवेके विराला जो अनन्यपणे उरला नाहीच काही श्रीराम तयास कैसे गवसावे शोधू जाता तोची व्हावे तोची होता मनावे, न लगेची काही श्रीराम देहता दिसेना तत्वे शोधिता भासेना ब्रह्म आहे निवडेना काही केल्या श्रीराम दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी तयास पाहता वरवरी कळेल कैसा श्रीराम कळाया शोधावे अंतर तो नित्य निरंतर जयास धुंडिता विकार निर्विकार होती श्रीराम तो परमात्माची केवळ तयास नाही मायामळ अखंड हि तुचा विला श्रीराम ऐसा जो का योगी ऐसा जो का योगीराज तो आत्मा सहजी सहज पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळे श्रीराम देह भाविता देह ची दिसे परि अंतर अनारसे असे तयास शोधिता नसे जन्म मरण श्रीराम जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे नाहीच ते आणावे कोठून कैसे श्रीराम निर्गुणास जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला आणि जन्मला आपला आपण श्रीराम मध्यानी थुंकता सूर्यावरी तो थुंका पडे आपणाच वरी दुसऱ्या चिंतिता अंतरी आपनास घडे श्रीराम समर्थ रायाचे महिमान जानता होते समाधान परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे श्रीराम ज्ञानी तो सत्य स्वरूप आज्ञान देखे मनुष्य रूप भावासारिका फळद्रुप देव तैसा श्रीराम देव निराकार निर्गुण लोक भाविती पाशान पाशान फुटतो निर्गुन पुटेल कैसा श्रीराम देव सदोदित संचला लोकी लोक बहुविध केला परंतु बहुविदेना श्रीराम तैसा साधू आत्मज्ञानी बोधे पूर्ण समाधानी विवेके आत्मनिधानी आत्मरूपी श्रीराम जळोन काष्टाचा आकार अग्नि दिसे काष्टाकार जळो न का आकार अग्नि दिसे काष्टाकार परि ते काष्ट होईल हा विचार बोलोच नाही श्रीराम करपूर असे तो जळता दिसे तैसा ज्ञानी देह भासे तयास जन्म विता कैसे कर्दळी उदरी श्रीराम वीज भाजले उगवेना वस्त्र जळाले उकलेना ना ओग निवडिता निवडे गंगे मध्ये श्रीराम ओग गंगे मागे दिसे गंगा एक देशी साधू काहीच न भासे आणि आत्मा सर्वगत ग्रीराम सुवर्ण नवे लोखंड तादूस जन्म साधूसांड अज्ञान प्राणी जड मूड तयास हे उमजेचिना चिना श्रीराम अंधास काहीच न दिसे परी लोक आंधळे कैसे सं्नीपात बरळ तसे चन्नीपाती श्रीराम जो स्वप्ना भ्याला तो स्वप्न भय ओसनला तो भय जाग त्याला किवी लागे श्रीराम मुळी सर्पाकार देखिली, एक भ्याला एके ओळखिली दोघांची अवस्था लेखिली तारखीच कैसी श्रीराम हाती धरिताची डसेना हे एकास ही भासेना तरी ते तयाची कल्पना तयासीच बाधी श्रीराम विंचू सर्प डसला तेने तोची जा जावला तयाचे लोक जाला श्रीराम आता तुटला अनुमान ज्ञान या सकळे ज्ञान अज्ञाना सक श्रीराम ऐका जाणण्या लोक पडले आटाटी नेक प, नेन पने हिमपुटी होती जन्म मरणे श्रीराम केची कथानुसंधान पुढे केले परिछिन सावदान सावदान मने वक्ता श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे निसंदेह निरूपणराम समास तृतीय श्रीराम